मार्क अध्याय बारा येशू त्यांना सांगून शिकवू लागला एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्या भोवती कुंपन घातले त्याने द्राक्षासाठी कुंड खणले आणि टेहाळण्यासाठी माळा बांधला त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासात गेला हंगामाच्या योग्य वेळी शेतकऱ्याकडून द्राक्ष मळ्यातील फळांचा योग्य हिस्सा परंतु नौकर मारा पाठ दुसर नौकर अपमान कारक रीति ने वगवि मग धन नौकरा पे जीवे मार्ले अनेक पाठले शनमारा मार्ले धन्याजवळ पाठविण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले तो म्हणाला खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने, त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठविले परंतु ते शेतकरी एकमेकास मनाले हा तर वारस आहे चला आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपले होईल मग त्याने त्याला धरले जिवे मारले आणि द्राक्षमळाबाहेर फेकून दिले तर मग द्राक्षमळाचा धनी काय करील तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो ना कोणशिला झाला हे प्रभूने केले आणि ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती त्याला अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की ही बोध कथा त्याने त्यांनाच उद्देशून सांगितली होती मग ते त्याला सोडून निघून गेले नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकरावे म्हणून काही परुषी व हेरोधी यांना त्याच्याकडे पाठविले ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले गुरुजी आम्हाला माहित आहे की आपण प्रामाणिक आहात आणि कुणाची तमा न बाळगता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता तर मग कैसराला कर देणे योग्य आहे की नाही आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखल व त्यांना म्हणाल तुम्ही माझी परीक्षा का पाहता माझ्याकडे एक नाणे चांदीचे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहिन मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले त्याने त्यांना विचारले हा मुकोटा व लेख कोणाचा आहे ते त्याला म्हणाले कैसराचा मग येशू त्यांना म्हणाला कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले नंतर काही सदुकी त्याच्याकडे आले सदुकी पुनरुत्थान नाही असे समजतात त्यांनी त्याला विचारले गुरुजी मोश्याने आमच्यासाठी असे लिहिले आहे की जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली परंतु मुलबाळ नसले तर वंश्य पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्या बरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावां भावांचा वंश्य वाढवावा असे कोणी सात भाऊ होते पहिल्याने पत्नी केली व तो मुलबाळ न मेला दुसऱ्याने तिच्या लग्न केले तोही मुलबाळ न मेला तिसऱ्याने तसेच केले की सात भावापैकी एकालाही त्या स्त्री मुलबाळ झाले नाही शेवटी ती स्त्रीही मेली सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते येशुत्यांना म्हणाला खात्रीने पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात कारण जेव्हा लोक मेल्यातून उठतील तेव्हा ते, ते लग्न करणार नाहीत वकरून करून देणार त्या त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील परंतु मेलेल्यांचा पुन्हा उठविण्याविषयी तुम्ही मोशच्या पुस्तकातील झळत्या झडपाविषयी वाचले नाही काय तेथे देव मोशाला म्हणाला मी अब्राहमाचा इसाकाचा आणि याकोबाचा देव आहे तो मेलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लोकांचा देव आहे तुम्ही फार चुकत आह त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले येशून त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले तेव्हा त्याने विचारले सर्व आज्ञात महत्वाची पहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली महत्वाची आज्ञा ही हे इस्रायला ऐक आपला प्रभू देव अनन्य आहे तू आपला देव जो तुझा प्रभू आहे त्याच संपूर्ण अंतकरणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी आज्ञा ही आहे जशी आपण तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही तो मनुष्य उत्तरला देव एकच आहे गुरुजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात त्याच्यावर पूर्ण अंत पूर्ण समजुतीने पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ जी आपनास करण्याची आज्ञा दिली आहे ही अधिक महत्वाचे आहे येशू पाहिले की त्या मनुष्याने शहानपणाने उत्तर दिले आहे तेव्हा तो त्याला म्हणाला तू देवाच्या राज्यापासून दूर नाही त्यानंतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही येशू मंदिरात शिकवित असता तो म्हणाला ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणतात ते कसे शक्य आहे दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला प्रभु देव माझ्या प्रभूला म्हणाला मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस दावीद स्वतः ख्रिस्ताला प्रभू म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा आणि मोठा लोकसमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता शिक्षण देताना तो म्हणाला नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा त्यांना लांब जगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्वाची जागांची त्यांना आवड असते ते विद्वानची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात या लोकांना फार कडक शिक्षा होईल येशू दान पेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते नंतर एक गरीब विधवा आली तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली ज्याची किंमत शंभरातील एका पैशा एवढी होती येशुने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती